तिसरा स्कधतीसरा एकोणीशवाध्याय हिरण्याक्षुवत् मैत्रे उवाच अवधार्यविंज्य न्यविलीमृतं वच प्रहस्य प्रेमगर्भे तदपांगेन सो ग्रही ओ नमो नारायणाय मैत्रे म्हणाले कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतानी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्व कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्याने उडी मारून आपल्या समोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हनुवटीवर गदीचा प्रहार केला पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरत जमिनीवर आदळून शोभू लागली परंतु ही मोठी अद्भुत घटना घडली त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याक्षाने त्यांना निशस्त्र पाहून युद्ध धर्माचे पालन करीत त्यांच्यावर आक्रमण केले नाही भगवंतांचा क्रोध वाढावा म्हणूनच त्याने असे केले गदा खाली पडल्यावर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन स्मरण केले चक्र ताबडतोब घेऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले पण ते विशेषत आपला प्रमुख पार्शद दैत्याधम हिरण्याक्ष्याबरोबर खेळू लागले त्यावेळी त्याच्या प्रभावाला न जाणणाऱ्या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की प्रभो आपले कल्याण असो याला लगेच मारून टाका जेव्हा हिरण्याक्षाने पाहिले की कमलदलोचन श्रीहरी आपल्या समोर चक्र येऊ घेऊन उभे आहेत तेव्हा त्याची सर्व इंद्रिय प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसासे टाकी तर ता दात ओठ चावू लागला त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा पाहू लागला की जणू तो आता भगवंताना भस्म करून टाकील उसळी मारून अरे आता तू वाचणार नाहीस अशी गर्दना करीत श्रीहरींवर त्याने गदेचा प्रहार केला हे साधो यज्ञमूर्ती श्री वराह भगवानांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायूवेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले अरे दैत्या तू मला जिंकू इच्छितोस ना मग उचलते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार भगवंत असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली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 त्याप्रमाणे त्याने श्री यज्ञ पुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्निसारखा तळपता त्रिशूळ हातात घेतला महाबली हिरण्याक्षाने अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशुल आकाशात मोठ्या तेजाने चमकू लागला तेव्हा भगवंतानी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूळाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला त्याने लाथ मारली आणि गर्दना करून तो अंतर्धान पावला विदुरा ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही त्याप्रमाणे त्याने या प्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायावती श्रीहरीवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की आता जगात प्रलयकाल होणार प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला सगळीकडून दगडांचा असा होऊ लागला जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत विजा चमकू लग्कड़ाटा बरबरच मेघ दाटन आकाशन सूर्य चंद्र इत्यादि गृहतारेकल गिठोपाठ पाथ आकाशतू के रक्त विष्ठा मूत आडाव हो विद्रा हरत शस्त्रास्त्र वर्षाव कर मोटमोठ पहाड़ दिग्ल केस मोक सोडल हत्या त्रिशूल घग्न राक्षसी दिखाया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 त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरणक मोठा दिरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंतांच्या जवळ आला त्याने त्याना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्याच्या इच्छेने कवेत घेतले परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते आता तो भगवंतावर आपल्या व्रज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुराचा धृत्रासुरावर प्रहार केला होता त्याप्रमाणे भगवंतानी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला विश्वविजयी भगवंतानी जरी सहज ठोसा मारला होता तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला त्याचे डोळे बाहेर आले हात पाय आणि केस छिन्न भिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात ओठ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले की अहो असे मरण कोणाला प्राप्त होते आपल्या मिथ्या लिंग शरीरापासून सुटण्यासाठी योगीजन योगाचा द्वारा ज्यांचे ध्यान करतात त्यांच्यात चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या या दैत्यराजाने त्यांचेच मुख कमल पाहात पहात आपल्या शरीराचा त्याग केला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील देव म्हणू लागले प्रभो आपणाला वारंवार नमस्कार असो आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर आहात धारण करीत आहात जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हालाही सुख मिळेल मैत्रे म्हणाले अशा प्रकारे महापरक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी ब्रह्मादिदेवतांनी स्तुती केलेले भगवान आदिवराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले मित्राविदुरा भगवंतानी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावे तसा महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले तसे तुला सांगितले सूत म्हणाले शौनक महोदय मैत्रयांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवत भक्त विदुराला फार आनंद झाला जर अन्य पवित्र कीर्ती आणि परमयशस्वी महापुरुषांचे चरित्र ही फार आनंद होतो तर श्रीवत्सधधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल यात काय सांगावे ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तीने दुखाने आक्रोश करू लागल्या त्यावेळी जानी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडवले तसेच जो सर्व बाजूनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सरळ हृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतो परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराध्य आहे त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही शौनकादि ऋषींना कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींची हिरण्याक्षपदाची लीला जो पुरुष ऐकतो गातो किंवा तिला अनुमोदन देतो तो ब्रह्महत्तेसारख्या घोरपापातून सहज सुटून जातो हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद परमपवित्र धन व यशाची प्राप्ती करून देणारे आहे आयुष्यवर्धक अणि कामना करना युद्धा प्राण अण्रििया शक्ति वाढ़े आे लोक हे चरित्र ऐकता अंतिशव आश्रय प्राप्त होत एक महापुण्यमल पवित्र धन्यम यशस् पदमायुराशिषा प्राणेन्द्रियाधिशवर्धनम नाराएणंते गतिरंगश्वताभागवते महापुराणे पारमहंसिया संहिताया तृतीय स्कंदे हिण्याक्षवधनोध्याय श्रीकृष्णापणमस्त